जन्म आलो त्याचे हा जी फळ झाले साचे क्रतकृत्य झालो इच्छा केली ते पावलू काळू हा ता करू न शके वळू हे संत सज्जन हो मी या नरदेहाला प्राप्त झालो या मनुष्य जन्माला आलो त्याचे खरे खरे फळ आज मला मिळाले आहे कारण तुम्ही संत जनानी माझा संभाळ केला आणि जन्ममरणाचे भय आणि सर्व प्रकारची काळजी दूर केली तुमच्यामुळेच मी कृतार्थ झालो आहे कृतकृत्य क्रत झालो आहे ज्याची आजपर्यंत इच्छा केली होती ते मोठ मला प्राप्त झाले तुकाराम माझ्यावर बळ करू शकत नाही काय पुण्य राशी गेल्या आकाशी तुम्ही झाली ती कृपाळू माझा केला जी सांभाळू काय ओळीली संचितू अय शेनेगणितो तुका म्हणे नेने तु। तु ने ने काय केले नारायणे माझे अनेक जन्मामध्ये जे काही पुण्य होते ते आकाशाला भेदून वर गेले आहेत की काय करत नाही कारण तुम्ही संत सर्जवून माझ्याविषयी अत्यंत कृपाळू झालेला आहात आणि माझा तुम्ही सांभाळ केलात माझे पूर्वजन्माचे अगणित पुण्यसंजित एकदम कसे काय फळाला आले करत नाही तुकाराम महाराज म्हणतात ही संत भेटी घडून आणण्यामध्ये नारायणाने आतून काय कृपा केली ते सुद्धा माहीत नाही असे येथे भाग्यहीने भांडवल एवढे काही मज नाही यावरे तू का ही। ही केला कोणी एवढा नेने मी या जगामध्ये सर्वांमध्ये भाग्यहीन आणि सर्वाचा दिन दुबळा असा मनुष्य आहे मी माझ्या वाणीत सातत्यानं नामस्मरणाचा अलंकार धारण केलेला आहे आणि हेच माझे एकमेव असे भांडवल आहे याशिवाय माझ्याजवळ दुसरे कसलेही साधन नाही आणि मला दुसरे साधन माहीत सुद्धा नाही तुकाराम माझा एवढा लौकिक कुणी वाढवला हे मला कळत नाही गाईनाची वाधन कळी उत्तम ही काय जाण उतरली किती मावय सायासाचे नाही कामू घेताना म्हणू विठोबाचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्रसाचे हे कोलियुगामध्ये त्या श्रीहरीचे नाम गावे त्याच्या नामस्मरणामध्ये नाचावे टाळी वाजवावी हीच साधने फार उत्तम प्रकारची आहेत आणि या साधनामुळेच या भवसागरातून किती जण तरुण गेले याचा पत्ता नाही पण ही नाव चांगली तयार झालेली आहे ऐती आहे यामध्ये या, या हरिनामाच्या नावेमध्ये तुम्ही सर्वांनी सुखाने बसा या नामाच्या साधनामुळे इतर काही प्रयत्नांचे कारण उरत नाही एक विठ्ठलाचे नाम घेतले की सर्व काही पुरे होते किंवा अंतकाळामध्ये एक खरे शस्त्र आपल्याला लक्षणासाठी जर कोणते असेल तर ते हे श्रीहरीचे नामच होय सर्व माझे चित्ते हे चिखंती राहिली बैसले ते रूप डोळा वेळोवेळा आठवे व्यवहाराची सरली मातू अखंडित अनुसंधान्तामध्ये सातत्याने एक चिंता लागून राहिली आहे या भगवंताचे रूप माझ्या डोळ्यामध्ये जे एकदा बसलेले आहे त्याचीच मला सारखी पुन्हा पुन्हा आठवण होत असते मला आता लौकिक किंवा प्रापंचिक व्यवहाराची गोष्ट आठवत नाही ती पूर्णपणे संपून गेली आहे आता फक्त अखंड अनुसंधान एवढंच फक्त शिल्लक राहिलं आहे तुकाराम या श्रीरंगाचे रूप माझ्या मना मनामध्ये ठसले आहे आणि त्यामुळे मी त्याच्याशी पूर्णपणे तद्रूप होऊन गेलो आहे जै श्री दावी तै सारिक का देव दुर् दुःख पावायाचे मुळू राहणी ठाव नाही चाळू माळा मुद्रांवर कैचा सोंगी जोडी हरी, तुका मनी देखी अयचे परिची बहुतेके दाह्मिक माणसे भक्तपणाचे बाहेर तसे नाटक दाखवतात तसा तो खरा भक्त होईल तर त्याला देव फार दूर नाही दोनी लोकांना दुःख प्राप्त होण्याचे खरे कारण हेच आहे त्यांचे राहणे बोलणे आणि चालणे यांच्यामध्ये कधीच ताळमेळ नसतो ते बोलतील एक आणि करतील मात्र भलतेच अशा प्रकारची त्यांची वागणूक असते केवल मारा मुद्रा धारण के प्राप्ति होता पे खरा भक्त, भक्त मैं एक ही अवघा हृदय देवाचनो ये नोग लाभ कायमगू छिमाचा शुशरभुतो सदावा मनी हरिचा दास शुभ काळ अवघ्या दिशा आपल्या हृदयामध्ये देवाचे चिंतन करणे हा तर सर्व काळ आणि शुभ शकून आहे असे समजावा कोणत्याही कारणाने चिंतनामध्ये जर व्यत्यय नसेल तर मग लाभाला काय कमी राहणार आहे वाणीने हरीचे नाम घेणारा मनुष्य सर्व आणि सर्वदा पवित्र असतो तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या दासाला सर्व आणि सर्व दिशा नेहमी शुभच असतात ब्रह्मरूपाची कर्म हे विरहित संकल्प होती जाती ठेविली ठेवली शळा उपाधी निराळा स्फटिक मणी नाता ना बाळा प्रभ जो तो मुळा जननी म्हणी माझी नमन जानतिया लागत जे पाया वेळूवेळा जे ब्रह्मरूप झालेले असतात अशा ज्ञानी लोकांची कर्मे सुद्धा ब्रह्मरूपच असतात कारण ती कर्तृत्वाच्या अभिमान रहित आणि फलेच्या रहित होऊन केलेली कर्मी असतात स्फटिक म्हणी ज्या फुलावर ठेवला असेल किंवा ज्या फुलाच्या शेजारी ठेवला जातो त्या फुलाच्या जा रंगासारखाच तो दिसतो पण तो त्या रंगाच्या उपाधी पूर्णपणे वेगळा असतो त्याप्रमाणेच हे ज्ञानी लोकसुद्धा सर्व व्यवहार करून सुद्धा आलिप्त असतात जसे लहान मुलाला त्याची आत्या मावशी किंवा काकी निरनिराव्या आवडत्या नावाने हाका मारतात पण आईने हाक मारली तरच त्याला हाक मारल्याची जाणीव होते कारण ते मूल मुळात आईलाच ओळखत असते इतरांना ते ओळखत नाही त्याप्रमाणे पुरुषाचे समजत असली तरी तो ब्रह्माशिवाय कोणालाही जाणत नाही ओळखीत नाही अरे तो काही करीतही नाही काही भोगितही नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा ब्रह्म व्यक्त्याला माझा नमस्कार असो एवढेच नाही तर त्याच्या चरणालाही मी वेळोवेळा स्पर्श करून नमस्कार करीत आहे ना सुगंधाची लागतो लावावी ते नारायणू प्रभा नि रवी काय असे आनू उदय त जनो सकळ साक्षी तुका म्हणी बरा सत्याचा सायसो नवनिता ना नाशो नाही पुन्हा नारायणाच्या मुखातून होत असतो सूर्य आणि प्रकाश हे जसे निरनिराळे नसतात सूर्य उगवताच प्रकाश सुद्धा उगवतो किंवा प्रकाश आणि सूर्य हे एकत्रच असतात आणि त्यांच्या उदयाची साक्ष सर्व लोकांना रोज सकाळी फटत असते तुकाराम सत्याच्या प्राप्तीविषयी प्रयत्न करणे चांगले असते अमृताचा जसा नाश होत नाही तसेच सत्य सुद्धा कधी मरत नाही तीर्थाटनेबरती नाले धरती अभिमानू तैशी विष्णू दास नवती साबळे एकाशी आपरी ती अंगाशी जाणीवू इच्छाचे गौरव पूज्य व्हावे तुका म्हणे विधी निषेधाचे डोई पडिलेच्या नाही देव कधी काही लोक तीर्थयात्रा करतात नाना प्रकारची तपे आचरतात आणि गर्वाने फुगून जातात आणि विनाकारणाचाच खोटा फुकटचा अभिमान धारण करतात त्यांच्याप्रमाणे भोळे बाभळे विष्णुदास नाहीत ते एकमेकांच्या पायास पडतात काही लोक वेदाच्या अध्ययनामुळे अपना समझता महत्व देना महिमा लोकान अपना महिमा लोकान अशा प्रकार महाराज अशा प्रकार जे कर्मक जवा कधी प्राप्ति हो पटे ढाड़ी विष्णुदास जगी लागू ने दी अंगी पापक निर्भर सदा सर्व कालू घेतला सकळ भारदेवी बळीवंतजीने रचीले सकळू हा मात्याचे बळू अंकिता तुका मनी आम्ही देखतचे नाही देवा विन काही दुसरी ते या जगामध्ये आम्ही विष्णुदास पत्ते खेळणारे मोठे शूरवीर आहोत त्यामुळेच आमच्या अंगास तापपुण्य लागूत येत नाही आम्ही सदा सर्व काळ आनंदित असतो आमच्या चरितार्थाचा सर्व भार देवाने उचललेला आहे सर्वामध्ये बलवान असणाऱ्या या देवाने या सृष्टीची रचना केली आहे आम्ही त्याचाच आधार घेऊन त्याच्या स्वाधीन झालेलो हो। आहोत महाराज म्हणतात आम्ही या देवाशिवाय दुसरे काही पाहत नाही काही जाणत नाही कथेचा उलंगो तो अधमाधमो नाव ओळखातो कासया जीवन जाला भूमी भारू अन माते कुशी निद्रेचा हरी हरीचे नाम आवडत नाही तो अधमामधील अधमाय असे समजावी हा कथक न आईच्या पोटी जन्माला येऊन पृथ्वीला नुसता भार झालेला असतो अशा आधमाला झोपेची फार आवड आणि हरि जागरणाचा कंटाळा दुराचारणाचे किडाळ व पाप वासना नेहमी त्याच्या मनामध्ये वसत असते तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे तोंड कथे मध्ये काळे असते म्हणजे आला तर कथेचा अवमान करतो त्याने आई बापांची दोन्ही कोळी नरकामध्ये बुडवली सांडून आक्षरा काय करो हा पसारा विधी निषेधांचा भारा तेने दातारा नातूड मनोनी बोबड्या उत्तरी वाचे जपे निरंतरी नाम तुझे हरी भवसागरी तारुते सर्व मय वेदांचे वचनू श्रुती गर्जती पुराणी नाही अनिक ध्यानु साधनी मज चाडू शेवटी हि ब्रह्मार्पण याची मंत्राचे कारणू काना मात्रा वाया तुका म्हणे बिंदुली हरी तुआ राम हि दोन अक्षर सोड़ून इतर सर्व गोष्ठी पसारा पसारा मी मैं करू हा सर्व विधि निषेधां भारा काम है ये का परमेश्वर हाथा मधे नहीं मनुनच मी बोबड्या शब्द ने जप पुनः पुनः करीत हे श्रीहरी तुझे नाम है भव सागर तरुण जाने के एकमेव चांगले साधन है वेद श्रुति पुराने युद्ध गर्जना तू सर्वजी हैस अच्छी है मनुनच तुझ्याशिवाय मला कुठेच ध्यान नाही व मी इतर साधनांची सुद्धा काही इच्छा धरीत नाही आयुष्याची शेवट ब्रह्मार्पण यात शब्दाने व्हायची असते हेच आयुष्याचे सार्थक आहे हे या राम नामाच्या मंत्रानेच साध्य होते बाकीच्या काना मात्रा वगैरे खुना सर्व काही व्यर्थ आहेत त्यांच्यावर शून्य पडू त्यांची अखेर होऊ त्यांचा नाश होऊ हरी नामाचे करून तारू भव पार उतरलू फावली फावली आता पायी संता विनटलू हरिनामाचा शस्त्र गाढा छेदिला नामाचे धनुष्य कांडी विनमुख तोंडी कळी येनेची येणेची बळी सरते आम्ही हरिचे नामी लोक ति तुका म्हणी झालू साची श्री विठ्ठलाची दिंगरू मी या हरिनामरूपी नौकेचा आश्रय करून भव पार उतरलो आहे मी संतांच्या पायी लागलो म्हणूनच आम्हाला हे सहजपणे प्राप्त झाले आहे हरिनामरूपी वेगवान घोड्यावर बसून ज्ञानरूपी शस्त्राने गाडा आणि अपाट असलेल्या संसार वृक्षाच्या आम्ही समूळपणे छदन केले हरिनामरूपी धनुष्यबाणाने कळीकाळाची तोंडे परतवून लावली तिन्ही लोकांमध्ये या हरिनामाच्या सामर्थ्याने आम्ही मान्यतेला मोठ्या पदवीला प्राप्त झालो आहे तुकाराम महाराज म्हणतात या हरी हरिनामामुळेच आम्ही विठ्ठलाचे लाडके सेवत झालो आहोत नव्हे हे गुरुत्व मेघवृष्टीवाणी ऐकाविकानी संत जनी आब्दो देवाचा प्रसाद करविला वाद तैसा केला देह पिंड दान दिला एकसरी मुळीचे ते खरे ताकसाळू तुका म्हणे जरा लागला नवनीतू शेविली आि पोट धायू मी जो हा काही उपदेश करतो आहे तो करते गुरुपना घेऊन विशिष्ट अधिकारी शिष्य आहे करना नवे सर मेघवृष्टिप्रमा हा सर्वे साथ उपदेश आहे तरी सर्व सत सज्जना उपदेशवाणी ऐका माजे शब्द बोबड़े आरुष आरी तो देवा प्रसाद है हरिने जसे मजा तो वजवले तसेच मी बोलते मी मजा हा देहपिंड संपूर्णपने हरि समर्पण के या सत्ता देहावर उपदेशाचा झरा प्राप्त झाला आहे जो सेवन करील त्याचे हित होईल आणि मनाचे पोट भरेल त्याच्या मनाचे पूर्णपणे समाधान होऊन जाईल घटी या लिप्त श्री रवी अग्निकाष्टा माझी जेवी तैसाणारायन जीवी जीवसाक्षी वर्तने भोग जाची तया अंगी भिन्न जगी विचित्री रंगी रंगे रंगला गोसावी देह संकल्पा सारिखी एक एकासी पारिखी सुखानी दुखे अंगी कर्मी त्रिविधू तुका म्हणी कोडे न कडे तयाशी साकळी याची या निवाडी केले विरलेल्या घागरीमध्ये जसे सूर्याचे प्रतिबिंब दिसते पण सूर्य त्या प्रतिबिंबाहून पूर्णपणे वेगळा असतो भिन्न असतो सर्वसामान्य काष्टामध्ये लाकडामध्ये अग्नी असतो तो प्रत्यक्ष अग्निपेक्षा वेगळा असतो कारण तो उद्भूत झालेला नसतो त्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रामध्ये नारायण वास करीत असला तरी तो साक्षीत्वाने त्या सर्वांपेक्षा तो भिन्न आहे भिन्न भिन्न प्रारब्ध कर्मामुळे लोकांना किंवा प्राण्या प्रकारचे भोग प्राप्त होत असतात त्यांचा स्वामी रंगलेला आहे अंत काळी नंतर प्राप्त होतो म्हणून एका देहापेक्षा दुसरा भिन्न असतो पाप पुण्य आणि पाप पुण्य मिश्रित अशी कर्मे अशा त्रिविध कर्मानुसार या देहाला सुख किंवा दुःख प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात अशे हे कोडे मोठे संकट प्राप्त होते ज्यादा कौशल सोडवन घो मात्र या मुक्त होतो। हो तो सदगति कंठ दाटू ने फुटो हृदय चिंतना विठला नेत्री जलवाहो सदा आनंदाचे रोमांच तू का म्हणे कृपा दानू मनो हे जोडी देवा तुमच्या स्मरणाने माझा कंठ नेहमी दाखवून येऊ आणि याच प्रेमभराने माझे हृदय फुटून जावो अहो विठ्ठला भगवंता तुमच्या एका चिंतनाचा हाच मला लाभ व्हावा हो। तुमच्या स्मरणाने माझ्या डोळ्यातून सातत्याने असुदारा वाहू देत आणि आनंदाने अंगावर रोमांच निर्माण होऊ देत तुकाराम महाराज म्हणतात देवा असे हे कृपादान मला मिळावे एवढीच माझ्या मनाची इच्छा आहे जेथे देखे तेथे उभा अवघ्या गग नाचा गा डोळा बैसले बैसले ध्यान राहोनी संचले सरसावली म्हणू केले स्वज्वळ लोचनू तू का म्हणे सवे आताशी जेत देवी मी जिथ जिथं पाहतो त्या त्या सर्व ठिकाणी सर्व आकाशात व्यापून राहिलेले सारभूत आत्मत पसरलेले आहे असे मला दिसते आहे अशा प्रकारचं हे ध्यान माझ्या डोळ्यात बसलेले आहे सर्वत्र भरून राहिलं आहे याच्याच चिंतनाने माझे मन परिपुष्टाने तत्पर झाले आहे आणि माझे डोळे सुद्धा शुद्ध झाले आहेत तुकाराम महाराज म्हणतात आता आमच्या जिकडे तिकडे हा भगवंतच सोबतीला असतो म्हणजे जिथं जावं तिथं हा भगवंतच दिसतो तान्नी तान्नती आली भूक भुकेने खादली जेथे तेच नाही झाली झाडा घेतला विठ्ठली वास वासनेशी नाही मन पांगुळले पायी शेष उरला माझी तहानेच तहान पिऊन टाकले असून भुकेनेच भुकेला खाल्लेला आहे तहान आणि भूक हे प्राणाचे धर्म तेच जागच्या जागी विरून गेल्यामुळे या सर्वांचा हिशोब विठ्ठलाने पुरा केला आहे माझे मन त्या विठ्ठलाच्या पायावर स्थिरावले आहे आणि माझ्या वासनेला दुसरा कुठला आश्रय शिल्लक राहिला नाही मी केवळ त्याचा अवशेष म्हणून शिल्लक राहिलेलो आहे त्याचा अवशेष उरलेलो आहे पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारखी आवश्यक देव मनी चिंतच सादरू भिक्षाका मध्ये नुवकाशीयनू पांघरुने दिशा केला वास अलक्षी जो दिगंबर असतो अशा दिगंबर पुरुषाचे हात हेच पात्राप्रमाणे असतात त्याच्या मनामध्ये सतत फक्त परमेश्वराचेच चिंतन सातत्यानं चालू असत आणि ते त्या चिंतनाविषयी नेहमी तत्पर असतात त्यांचे करून। निवास केलेला असतो विषयी सरपडेला निशेषू अंगी भ्रमरसो ठसावला माझी मज झाली छंद या नामाचा घेतला से लाभाची पुढे चाली म्हणावला आहे आणि मला समग्रपणे विषयांचा निशेषपणे विसर पडून गेला आहे सर्व विषय समूळपणे नाहीशी झालेले आहेत मी या नामाचा छंद घेतला असल्यामुळे ही माझी वाणी मलाच आता ही। धनाला दसा दसा लोभी आवरे धना जस एपन मनुष्योभी हौसेने ज्यादा गंगा नदी समुद्रा पूर्णपने समरस होते सर्व वृत्ति भगवंता रूपा मधे एक वटले कृष्ण राम नाम पावे तेने होईल होळी पापा आई ऐसा मनछंदा लावी रे अभ्यासू जया नाही नासू ब्रम्ह जोडी तरी आयशी कराविन सरे पुढे या सनुरेगुताली तुका म्हणी ऐसे काही म्हणी या ता खानी चुकतील श्री रामकृष्ण रामकृष्ण अशा नामांच्या तू वळीमान याचा सातत्यानं उच्चार कर नामस्मरण घेत राह सर्व सर्व पापांची होई जो कभी संप नहीं प्राप्ति मग को ही विषया की इच्छा उड़त नहीं तुकार महाराज मनता ज्यादा योग जन्म मरण योनी फेरे चुकन जो है असे काहीतरी मनामध्ये धरून ठेवामी परमार्थी तू नवा आपला सलगी धाकुला कुमरू दयाचे अंतरो देवी वसई तू का म्हणी श्री वापरू माझे असे सारू नवनी तू एखादा परमार्थाच्या मार्गातला जरी लहान असला तरी त्याला आपले मुलासारखे समजावे आणि त्याची कधी अवहेलना करू नये अग्निची लहान असली तरी ती अरण्यामधील अंधकरणामध्ये देवाची वस्ती झालेली आहे तो आपला पुत्र असला तरी पित्याने त्याला वंदन करावे तुकाराम महाराज म्हणतात ज्या भांड्यामध्ये साराभूत असे लोणी असते त्या भांड्याचे खापर सुद्धा आपल्या श्री त्याविषयीचा आपला आदर व्यक्त करावा ज्याचा इसा अनुभव हो, विश्वदेव सत्यत्वे देवत या जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाले भूती झाली समता तू का भेदा भेदू गेले वादू खंडून हे विश्व हेच खरोखर देवच आहे असा ज्याला सातत्यानं दृढ अनुभव आलेला आहे त्याच्याजवळ देवाची वस्ती आहे त्याच्या दर्शनाने सर्व पापे नाहीशी होऊन जातात त्याच्याजवळ कधी कामप्रोधाची व्रतीला विषयी समत्वाची असते म्हणतात भेद अभेद असे मत्वात त्याच्या ठिकाणी खंडित होऊन जातात सेवाते आवडे उच्चारावे नामो वेदाभेद काम निवारुनी न लगी हालावे चालावे वाहिरी अवघे घरी बैसलिया देवाची देवाच्री श्री, अलंकारी समर्पावी तुका मनी आ सतोषी वसेनामाशी आपुलिया भेद अभेदा विषयी शुष्क बाष्क चर्चा सोडन देवन परमेश्वरा प्रेमा ने उच्चारा हिच खरी सेवा अपने जागे वालावे लगते नहीं घर कुछ जावे लगते नहीं घरच्या घरीच सर्व लाभ आपण होऊन येतात देवाचे विविध नामेच अलंकार समजावेत आणि देवाच्या शिरावर मनोभावे त्या नामांना अर्पण करावे करा महाराज म्हणतात देव हा केवळ एकनिष्ठ भावानेच संतुष्ट होतो तो आपल्या नामधारकापाशी सातत्यानं नित्य वस्ती करून राहतो ज्ञान यांचे घरी चो जविता देव येथे भाव पाठीला गेल म्हणचे सांडिले उपाय उपायो, गेले पायो दृढ तुझे वेद परायण पंडित वाचको न मिळते पाहू गेलो भाव कैसे आत्मनिष्ठा तेथे -ते देखे चेष्टा विपरीत आपली नाही निवाले जे अंगे योगी करते राजे गुरगुरु तु का म्हणी मज कोणाचा पांगिला नको बा विठ्ठला करू आता ज्यांना ज्ञानीपुरुष असे म्हणतात त्यांच्या घरी मी देवाचा शोध घेण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी देवाऐवजी ज्ञानाचा अभिमानच पाठीमागे लागलेला दिसला म्हणूनच मी देवा इतर सर्व उपाय सोडून दिले आणि तुझे पाय दृढतेने धरलेले आहेत वेदामध्ये पारंगत असलेले पंडित वाचक यांची मते एकमेकांना कधीच मिळत नाहीत परस्परांच्या अगदी भिन्न आणि विरोधीसुद्धा आहेत जे आत्मनिष्ठ आहेत त्यांच्या भावाबद्दल मी चौकशी केली तेव्हा त्यांचा व्यवहार विपरीतच वाटला जे योगी पुरुष आत्मसाधने शांत झालेले दिसावेत पण ते सुद्धा एकमेकावर रागाने गुरगुरताना दिसतात म्हणून देवा मला अशांत की कुणाच्याही स्वाधीन करू नकोस पंढरीची वाट पाहेरंतर निदळावरी कर ठेवून या जातीया पाठवी माहिरा का मज सासुरा कपाळावर हात ठेवून सारखी पंढरपूरची वाट पाहत आहे जे कोणी पंढरपूर या माझ्या माहेरला जातात त्यांच्याकडे मला या सासरी असे एकाएकी का सोडली असा निरोप मी पाठवला आहे पलीकडच्या बाजूला गुरुराज वहाना वी विठला बसले फोन बने दसत आम महाराज मनता हे भगवंता पांडुरंगा तू माला कभी आता धरवत नहीं तू तत्व साबड़ो पे माला भेट ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवासू ना शिवंतो आटी प्रिया पुत्र धनु बीजा सीनो दे नाव करा सहस्रा नामांची जे भव सिंधूची थडी पावे तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी बहता भरा हरी रामबाणी रामनामाच्या लावाची, अशा प्रकारे प्राप्ती करून घ्यावी की ते रामनाम आपल्या कंठामध्ये निरंतर राहील त्यामुळे गर्भवासाचे फेरे चुकून जातील स्त्री पुत्र धनवैभव यांच्या रक्षणाचा प्रयत्न हा नाशवंतच आहे ज्याचे बीज दुःखाचे त्याच फळे सुद्धा कष्टदायक येतात तेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्र नामाची एक चांगली नाव तयार करा आणि त्या नावेच्या साह्याने पहिलं गाथाल तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या हृदयाच्या भाता हरिनामाच्या बाणाने भरा आणि काळाच्या तोंडावर त्याचा भरपूर मारा करा पाज कडे भरुनी या दृष्टी भवत हिमपोटे जालो माते करावेशी वाटे जीवासन पाणी हे वचन श्रंगारिकू सत्यासाठी माझी शब्द विवना भागलाचे जीव कर्तव्याने हे आई विठाबाई माझ्याकडे तू कृपेने पहा कृपा भरल्या दृष्टीने मला जवळ घे मी फार कष्टी झालेलो आहे माझ्या जीवाला तुझे स्तनपान करावे वाटते मी जे है बोलते हे माजे बोलने केवल वर वर घूषणा नसुन अंतरंगा चाहे किलने श्रृंगारिक नहीं तो कलवेश शब्दादी विचार है सत्या प्राप्ति साथर कवी प्रमाणे केवल शब्दा शब्द जोड़ी कवित्व करीत नहीं तुकारा महाराज मनता मी मोटा कलव्या ने तुला हका मारीत है तुला कीव यू दे माझा जीव या प्रकाराने या कर्तव्याने फार शिनून गेला तुझ म्हणतील कृपेचा सागरू तरी का केला धीर पांडुरंगा अजून का नाही तुझ माझी दया काय देवराया पातोशी आळवी तुझशी पाडस कुरंगिणी पिढलीव तान भूक प्रेम रस पाना पाजी माझी आई धावे व विठाई ओरसोनी तू का म्हणे माझे कोण हरी दुख तू ज पांडुरंगा हे देवा तुला तर कुपेचा सागर म्हणतात माझ्याकडे येण्यास तुला एवढा उशीर कार्य होतो अजून तुला माझी दया कार्य येत नाही है। तू असा काय पाहतो आहेस वनामध्ये तहान मुकेने व्याकुळलेले हरणाचे पाडस ज्या काकुळतेने ज्या कळवळ्याने आपल्या आईला हात मारते तशीच आळवणी मी सुद्धा करीत आहे हे विठाई तू प्रेम भराने भरा धावती मला अपा प्रेम रसा पांना लवकर पास तुकार महाराज मन पांडुरंगा तुझाशिवाजा मनाल दुख कोण बरे दूर करी